श्रीपादशी वल्लभ न हरि दत्ता या दिवांद सरस्वती सर्वे नात पाच श्रीपादशे वल्लभ न हरी दत्ता तेयांड्या सरस्वती सर्वे ना अध्याय श्री गुरु करून अलर्क नगरीस आला व त्याने बंधूची भेट घेतली ज्याची अहंता आणि ममता सर्वथा गळाली त्याला स्वस्तता व निश्चलता अनाया प्राप्त झाली प्रसन्न मनाने आणि सुहास्य वदनाने अलर्काने बंधूला वंदन केले व म्हटले हे काशीराजा तू ऐक हे माझे निष्कंटक राज्य तू घे किंवा सुखाने सुबाहूला विभागून दे किंवा दोघे मिळून राज्य वाटून घ्या वाटल्यास लुटवून द्या त्यावर काशीराजा म्हणाला अरे तू क्षत्रिय आहेस असा व्यर्थ का भीतोस तू आमच्याशी युद्ध कर हा क्षत्रियांचा धर्म आहे तू सोमवंशातला शूर राजा आहेस मनाची ही भीती सोड प्रधान मृत्यू पावला सेना मरण पावली तरीही क्षत्रियांनी युद्धातून कधी महागार घेऊ नये छाती पुढे करून धैर्याने समोर उभे राहून क्षत्रियांनी संहार करावा पलायन करू नये तेव्हा जय मिळाला तर सुखानिराज्य कर आणि समोर मृत्यू आला तर स्वर्गवास होईल काहीही झाले तरी तोटा नाही असे असूनही जो सैनिकाला पाहून पळून जातो तो करंटा व मोठा अभागी शत्रूला जिंकून भोग भोगून व यज्ञ याग करून स्वर्ग मिळवावा अग्निदो धनापहाः, गरद नातयाता नातयाीवधे दोषो हुर्भवती कश्चन अर्थात अग्निघालणार संकटात पाडणारा हातात शस्त्र घेतलेला यांचे अपहरण करणारा हे सहा प्रकारचे आतताई आहेत अशा आतताईंना विचारण करताच ठार करावे त्यांच्या वधाचा दोष वध करणाऱ्याला लागत नाही आतताई पाहून जो पलायन करतो त्याची येथेही अपकिर्ती होऊ नंत नरकात जावे लागेल रण हे यज्ञ यागा समा आहे याहून दुसरे साधन नाही हे वचन ऐकून अलर्क काशीराजाला म्हणाला पूर्वी माझे मत असेच होते ते आता पूर्णपणे गेले आहे आता मला देहाचेही भान मुळीच राहिले नाही मग क्षत्रियत्व कोठो नसेल, ते सांग बरे हा भौतिक देह मातीचा घड्यासारखा आहे प्राण इंद्रिये व मन यांना आता मी शिवत नाही माझ्यामुळे ती सचेतन दिसतात परंतु ती जड आहेत हे मी पूर्णपणे जाणतो मी केवळ साक्षी आहे मी एक चेतन आहे मग द्वैत कोठून येईल शत्रू मित्र व स्वजन हे अज्ञान आता नाही तुम्ही उपकार केल्यामुळे मी दत्तांना पाहिले त्यांची कृपा होताच द्वैताची वार्ता पळाली रूपी शत्रूंना मी जिंकले आहे ह्याप्रमाणे सर्वत्र विजयी होऊन समाधान पाहून आता मी वनाचा आश्रय घेण्यासाठी निघालो आहे मला शत्रू नाहीत सुबाहू आणि तू दोघेही माझे उपकार करते आहात आता माझ्या अंतःकरणात भेद नाही मीच सर्वत्र व्यापलो आहे व सर्व माझ्यात आहे असे म्हणून अलर्काने सुबाहुचा पायाला मिठी घातली सुबाहुने अलर्काला दोन्ही हातांनी धरून उठविले व गाड आलिंगण देऊन हसून म्हटले आता आपण सारखेच भाग्यवान झालो हे मित्रा काशीराजा मी तुझी संगत जोडली त्यानी त्यातील उद्देश पुरा झाला तुझे कल्याण होवो मी आता समाधानी होऊन पुन्हा वनात जातो त्याला काशीराजाने विचारलं आपला भाऊ अलर्क पित्याचे राज्य भोगत आहे तेव्हा त्याचे पारिपत्य करून मला माझा भाग देव असे म्हणत तू माझ्याकडे आलास वनातून येथे कशासाठी येऊन हा एवढा प्रयत्न केलास ते मला कळत नाही आता हे असे बोलतोस त्याचे मला नवल वाटते आता वनात का जातोस। त्याचे कारण मला सांग उन्मत्त होऊन जो अलर्क पूर्वी तुला भाग देण्यास तयार नव्हता तोही आता वनात कशासाठी जात आहे ते कारण समजत नाही त्यावर सुबाहूने उत्तर दिले आम्हाला राज्य घेऊन काय करावायचे आहे ज्यासाठी हा प्रयत्न केला ते कारण तू ऐक त्यामुळेच मी ज्ञानी झालो म्हणून राज्य सोडून कृतार्थ होऊन वनात आनंदात डुलत राहिलो आहे मला मिळालेला बोध दैव योगाने अलर्काला मिळाला नाही म्हणून तो कामनांच्या आहारी जाऊन विषयात गुरफटून गेला पशुप्रमाणे हीन बुद्धी असा हा देह सोपवून स्त्रैनांची संगत धरून दुर्बुद्धीने वागू लागला व्रणात किडा ज्या व्रणातकीडा त्याप्रमाणे औपस्त सुखात हा बुडून गेला त्यामुळे माझे चित्त खिन्न झाले गृहस्थी स्वीकारून व अनेक स्त्रियांना भोगून हा स्वत ला सुखी समजून दुर्जनांच्या संगतीत राहिला बुढांना सुखाची अशी भ्रांती वाटते शेवटी ती दुर्गतीला पोचविते मग सद्गती कोठून आम्ही चौगे एकाच उदरी जन्माला आलो त्यापैकी एकाचा अधपात होत असल्याचे बाकीच्या कसे बरे पाहावेल हे मनात आणून याला वैराग्य प्राप्त व्हावे म्हणून मी हा खटाटोप केला तुझ्या मदतीने जे जे केले ते सफल होऊन मी आता समाधानी झालो ह्याला दुःख झाल्या क्षणी हा वनात गेला तेथे त्याला श्री दत्त भेटले व त्यांनी ह्याला उपदेश केला दैवयोगाने तो उपदेश ह्याच्या चित्तात ठसला हा त्यामुळेच ह्या स्थितीला आला आहे आता माझे काम झाले तेव्हा मी वनात जातो आता तो आपले राज्य करो वा न करो महायोगिनी मदालसा ही आमुची माता शिवशंकराच्या वराने ती धन्य झाली तिच्या सारख ही श्रेष्ठ त्रिभुवनात मिळणार नाही तिचे दूध प्याले असल्याने याचा अधपात न व्हावा ह्या उद्देशाने मी हा प्रयत्न केला तो प्रयत्न सिद्धीला गेला मला राज्य कशाला मी दिगंबर होऊन जनात किंवा मनात सुखाने राहतो सार्वभौम राजाचे सुख मोहरी मोहरीप्रमाणे तुच्छ आहे आमचे सुख मेरू पर्वतासारखे महान आहे आपण स्वतः सामर्थ्यवान असून आपल्या बुडणाऱ्या स्वजनाला जो काढत नाही त्याला विद्वान कोण म्हणे सुबाहुचे हे बोलणे ऐकून काशी चकित झाला त्याला तत्काळ विरक्तपणा आला दीनपणाने तो सुबाहूला म्हणाला हे सुबाहू तू धन्य व अत्यंत श्रेष्ठ आहेस स्वतःच्या भावाला तू धन्य केलेस मग मीच तेवढा परका झालो काय सताम साप्तपदी मैत्री पुनात्युरूत रामाणे सात पावले चालताच चा ते मैत्री करतात व दुरितांचे निवारण करून पावन करतात हे सत्य आहे संतांना दयाघन म्हणणे चुकीचे आहे मेघ वर्षाखाली वर्षाव करतो तर संत क्षणोक्षणी वर्षतच असतात संत ही माऊली आहे आणि न वाढणारी अगरघटणारी साऊली आहे जणू ईश्वराचीच छाया नमस्काराणे आणि संत सुफलित होतात मी तर सतत आपल्या जवळ आहे हे सुबाहू तू दयाळू आहेस मग माझी का उपेक्षा करतोस तुम्ही संतांना पर हा भेद नाही सर्वांची तुम्ही सारखी असता तरीही त्यात तारतम्य हे असतेच हा तुमचा दोष नाही जे जितके जवळ येतात तितका लाभ त्यांना होतो जसे अग्निच्या जवळ गेली की तो अंधार व थंडी घालवितो किंचित दूर झाले की त्यातील फरक जाणवतो त्याचप्रमाणे तुम्ही संत फल देता मी आपल्या जवळच आहे मग माझी च्युती कशी होईल फल दो ही संत तुला वाटेल ती आज्ञा दे मी निग होईन काशीराजाचे बोलणे ऐकून सुभाहू म्हणाला तू म्हणतोस ते सत्यच आहे ते असत्य कोण म्हणेल तू धार्मिक आहेस धर्म अर्थ व काम हे तीन पुरुषार्थ तू प्राप्त केले आहेस परंतु मोक्ष साधनासाठी तुला प्रयत्न करावा लागेल मोक्ष म्हणजेच ब्रह्मधाम ते साधना वाचून घडून येत नाही त्यासाठी काय प्रयत्न करावा लागेल ते, करा ते थोडक्यात सांगतो मी व माझा हे भाव निर्माण होण्याचे मूळ उगमस्थान कोणते याचा शास्त्रीय उपायांनी निर्णय कर अव्यक्तापासून विशिष्टापर्यंत जे जे नामरूपात्मक आहे ते सर्व अनित्य आहे ह्या व्यतिरिक्त जे ते सत्य आहे हा नित्यानित्य विचार तू चितात कर सर्वनश्वर मानून तू ते दूर सार त्यानंतर ऐहिक व पारलौकिक भोगांचा त्याग करून तू विरागी होशील मक्षम दमादी साधनांचा अभ्यास वेगाने साधता येईल बुकेल्या पुरुषालांना वाचून कशाचीच तळमळ नसते त्याप्रमाणेच तू मुमक्षेचा आश्रय वा आदर करशील मग महावाक्याच्या योगाने तोच मी मीच तो हे विवेचन लक्षणावृत्तीने तुझ्या चित्तात सत्वर ठेल त्याचे मनन व निधीध्यासन केल्याने अपरोक्ष ज्ञान स्वतःचे स्वतःलाच होईल जरी हा अलर्क कामुक होता तरी दैव योग एवढा बलवत्तर कि एका प्रश्नानेच त्याला सर्व आकलन झाले मातेच्या कृपेचा लेश म्हणून त्याला योगाधीश दत्तात्रेय भेटला त्यामुळे अलर्क क्षणात सर्व पाश तोडून आशा रहित झाला दैवयोगाने तुला हा सहवास घडून वैराग्य झाले आहे तथापि प्रतिबंधाचा भंग झाल्याविना तू तरणार तर ह्याला एक उपाय आहे तू राज्याचा त्याग कर एकमेव सत्संग धर मग चित्तात विवेक दृढ होईल असे त्याला सांगून अलर्काला लिंगन देऊन सुबाहू म्हणाला हे बंधो आम्ही आता समान झालो तुला वाटले तर राज्य कर किंवा मनात जा आता तू क्षणभरही कुठे चिकटून राहणार नाहीस त्यावर लर्क म्हणाला मी जडमूड होऊन फार काळ विषयांच्या गर्तेत अडकून पडलो होतो तू दयाळूपणाने मला हात दिलास व माझा उद्धार केलास अशी कृपा कोण करील एका श्रेष्ठ नारीच्या पोटी आपण जन्माला आलो आणि तिच्याच पुण्याने आता समान झालो असे म्हणून लर्काने सुबाहूचे पाय धरले त्याला आशीर्वाद देऊन सुबाहू वनात निघून गेला नंतर विरक्त झालेला काशी राजा स्वतःच्या नगरीला आला आपले राज्यपुत्राला देऊन तो वनात सुबाहू जेथे होता तेथे गेला व तेथे अभ्यास करून ज्ञानी होऊन सर्व संघ परित्याग करून मुक्त झाला अलर्काने स्वतःच्या पुत्राला राज्यावर बसविले व वनात येऊन श्री दत्तांची उपासना केली सर्व संघाचा त्याग करून तो आसक्तीहीन झाला द्वंद्वाची उपाधी सुटताच त्याचा प्रारब्ध भोग उरला नाही गुरुकृपेने तो त्वरित विधेही झाला व ह्या जगाला पाहून उच्च स्वराने गाऊ लागला पदाचा अर्थ अरे अरे हे अविवेकी लोक जगात सर्व उपराटेच पाहतात असुर सुर किन्नर व नर स्त्री पुरुष स्वजनांच्या स्नेहामुळे ह्या त्रिगुणमय दोरीने मोहरूपी शत्रूकडून करकचून बांधले गेले आहेत त्या शत्रूने त्यांना सुसरीप्रमाणे जोराने पकडले असून फरा फरा तो त्यांना ओढत आहे हे लोक विकाराने व मी तू पनाने शिनवून गेले आहेत ह्यांना सर्व बाजूंनी वेदना वेडत आहेत मला त्यांची हळहळ वाटते पण ह्यांना ते दुःखच वाटत नाही कसे मूर्ख आहेत हे पूर्वी मीही त्यांच्याप्रमाणेच दिन होऊन कसा नरकात लोळत होतो दुष्ट बुद्धीने राज्यावर प्रीती ठेवून विषयभोगताना मला कधी त्यांचा कंटाळा आला नाही आता मला त्यांची वीट येते लहान बालकाचा खेळ पाहून जसे मोठ्यांना वाटते तसे हे सर्व योगामुळे घडले आणि चित्ताचा भ्रम उतरला माणसाला एकदा हा निर्माण झाली की ब्रह्मांडातील सर्व पशु धन स्त्रिया हे सर्वही मिळाले तरी चित्ताला तृप्ती येत नाही ईज तृष्णा मागे फिरली म्हणजे भाकरीचा एका तुकड्याने व उघड्यावर पडल्याने चित्ताला तृप्तता येते आत्मरूपात असलेले सुख न जाणल्याने सुखाचा शोध घेण्यात हे मन थकून जाते यातील रहस्य आज मला कळले स्वतःच्या बंधूच्या वात्सल्यामुळे व सद्गुरूंच्या उपदेशामुळे मी उच्च पदाला गेलो आमच्या भाग्याचे मोजमाप कोण करू शकेल बरे असे गाणे गाऊन अलर्काने उत्तम अभ्यास केला व निर्विकल्प समाधी भोगून चरमदशेचे सुख घेतले त्याच्या प्रारब्धाचा भोग संपल्यावर त्याने जड शरीराचा त्याग करून ब्रह्मरंध्राचा भेद करून ब्रह्मरूपात आश्रय घेतला याप्रमाणे दत्तात्रेय प्रसन्न होताच मदालसेचा पुत्र अलर्क नामरूपांच्या पार झाला त्याची थोरवी संत गात वेदधर्मानी दीपकला म्हणाले त्या गुणराशी पुराने अशा कथा आपल्या पित्याला सांगितल्या नंतर तो स्वतः मग त्याचा पिता भार्गव विरक्त झाला त्याने देवाची सेवा करून श्री दत्तचरणी भाव ठेवून मोक्ष वैभव मिळविले अलर्क आयुराजा अर्जुन कयाधुनंदन यदू पिंगल नाग व साध्यजन हे सर्व दत्तभजनप्रिय आहेत ह्या कालदंडांना मोडून भजनाने ब्रह्मांड गाजवून व गोड करुण हे अखंड रूपात विलीन झाले जे नराशा प्रकारे ईश्वराला बजतात ते संसार तरुण जाऊन स्वरूपी मिळतात त्यांची पुन्हा चुती होत नाही असे श्रुतीचे वचन आहे यावर विश्वास ठेवून जो प्रत्ययी दत्ताला बजतो तो निश्चितपणे मोक्ष प्राप्त करतो यापुढे आयुराजाचे आख्यान सांगितले जाईल श्रोत्यांनी ते सावधतेने श्रवण करावे इत्रीपरमहस परीवराजकाचार्यव श्रीमत्सगुरुदेव परीव श्रीमत श्री श्रीमत्वासुदेवानंद श्री सरस्वती विरचिश्तमहात्मे श्री अष्टत्रिंशोध्याया्री गुरुदेव दत्तार्पणमस्तू गशिवल्लयागिद